स्कंध सातवा अध्याय पाचवा चवन मुनी तारुण्य प्राप्ती अश्विनी कुमारांचे ते मदनविव्वल भाषण ऐकून ती सुकन्या सुरथर कापू लागली ती पतिव्रता असल्याने असले भाषण ऐकणेही तिला पाप वाटत होते ती पूर्णपणे भयभीत झाली आणि सूर्य म्हणाली हे देवपुत्रानो तुम्ही मला देवाप्रमाणेच पूज्य तुम्ही साक्षात देवच असल्याने तुम्हाला अंतर्ज्ञानाने सर्व परिस्थिती समजते तुम्ही सर्वज्ञ आहात तुमच्या सारख्या नव्हे माझ्या सारख्या नीती धर्माने वागणाऱ्या सत्प्रवृत्ती स्त्री बरोबर आपण असले भाषण कसे बरे केले हे देवानो माझ्या पित्याने सर्व विधीपूर्व मला त्या महान तपस्वी मुलीला अर्पण केले आहे तेव्हा आपण सांगत असलेल्या अविचाराच्या मार्गाचे अवलंबन करणे खरोखरच योग्य नव्हे प्रत्यक्ष भगवान सूर्य हा सर्वसाक्षी आहे, तुम्हारा शब्द उच्चारे सर्वस मया है सुखोपभो खोटे हाथ स्थिति अत्यंत समाधान कारण मी मालन करीत धर्मा ने घुनिंद बंधने अपन जा पतीचा ऐसी त्याग हे स्त्री स्त्रीचे लक्षण नवे। पती विना परपुरुषा स्वीकार को देवपुत्र त्वरित वहाँ नहीं शाप दिना खचित रहना नहीं मी पति भक्त एकनिष्ठ है महापराक्रमित शर्याती राजा कन्या है अपना विसर पड़ू दे अशा तऱ्हेचे सुकन्येचे तीव्र भाषण ऐकताच देवपुत्र अश्विनी कुमार विस्मयचकित झाले आणि मुनींच्या शापवाणीची आठवण होऊन ते घाबरून गेले ते अत्यंत नम्रतेने आणि स्वतःला सावरून घेत म्हणाले हे कोमलांगी खरोखरच तुझी पतिनिष्ठा आणि धर्मपराणता पाहून आम्ही संतुष्ट झालो आहोत आम्ही तुला प्रसन्न झालो असल्याने तुला हवा तो इच्छित वर मागून घे हे कल्याणी तुझे चांगले व्हावे म्हणून आम्ही तुला हवे ते देण्यास तयार आहोत आम्ही असल्याने तुझ्या पतीला नुसतेच काय पण रुप सौंदर्य प्राप्त करून देऊ यावर विश्वास ठेव अशा प्रकारे तुझा पती रूप यवन संपन्न झाल्यावर तू आम्हा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर आम्ही तुझ्या पतीला खचित सुंदर करू तेव्हा विचार कर अश्विनी कुमारांचे हे मर्मभेदी आणि अद्भुत भाषण ऐकून सुखन्या आपल्या पतीजवळ गेली आणि अश्विनी कुमारांबरोबर आपला झालेला संवाद तिने आपल्या देवतुल्य पतीला निवेदन केला ती म्हणाली हे भृगुनंदना आज मी दिव्य आणि रूप संपन्न मनोहर अशा अश्विनी पाहिले ते दोघे सूर्यपुत्र या मनात आले आहेत मला पाहून ते दोघेही माझ्या सुंदर देहाविषयी झाले आणि अत्यंत मदनविवल होऊन ते म्हणाले आम्ही देवांचे वैद्य आहोत तुझ्या पतीलावन संपन्न तर करूच शिवाय पुन्हा दृष्टी प्राप्त करून देऊ पण त्यावर त्यांची एक दुष्ट आहे ते म्हणाले तुझा पती देहाने आणि रूपाने आमच्यासारखा दिसेल असे आम्ही करू आणि पुढे तू पती शोधून घे किंवा तिघांपैकी कोणाही एकाचा पती म्हणून स्वीकार कर त्यांचे हे विचित्र भाषण ऐकून मी आपणाला ही घटना निवेदन करावे दुर्घट घ तेव्हा आता मी काय करावे हे आपण निवेदन करावे हे नाथ देवाचे कपट मी जाणत नाही देवाची माया अनाकलनीय आहे तेव्हा अशा प्रसंगी पतिव्रता धर्माला योग्य असे मी कसे वागावे हे मला सांगा म्हणजे मी तसेच करीन आपल्या एकनिष्ठ आणि सेवा तत्पर पत्नीचे से भाषण ऐकून चमन विचार करून म्हणाले व्रतस्थ प्रिये तू आता त्वरेने त्या देववैद्य अश्विनी कुमारांकडे जा आणि त्यांना येथवर घेऊन ये नंतर तू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होकार देलंब करू नकोस तू कसलीही चिंता न करता त्यांचे ऐक पतीची आज्ञा घेऊन सुकन्या देवपुत्र अश्विनी येऊन म्हणाली सुरवरानो आपण आत्ताच माझ्या पतीकडे चलावे तुम्ही जे सांगाल तसे मी करीन तुमच्या अटी मला मान्य आहे खरेच तुम्ही सत्वर माझ्या पतीला रूपयवन संपन्न करा आणि दिव्य दृष्टी प्राप्त करून द्या तिचे भाषण ऐकताच अश्विनी सरोवरातील उदकात काही दिव्य औषधे मिसळली नंतर त्यांनी सुकन्येला सांगितले हे मानिनी आता तू तु तुझ्या पतीला त्या जलात नेहून ठेव म्हणजे तो दिव्य देहधारी होईल सुकन्येने आपल्या प्रिय पतीला सत्वर त्या सरोवरात नेऊन बसवले आणि ती परत अश्विनी कुमार त्वरेने ते तिघेही जण सरोवरातून बाहेर पडले त्या तिघांचे तेजपुंज असे देह अत्यंत एकसारखे दिसत होते त्यांच्यात थोडाही उणेपणा नव्हता तिघेही प्रसन्न आणि शांत होते त्या तिघांचेही अवयव सारखेच असल्याने रूपाने अतुल होते सर्वजण दिव्य वस्त्रे आणि भूषणाने मंडित होते सरोवरातून बाहेर पडताच ते आपल्या एकाच आवाजात सुकन्येला म्हणाले हे सुमुखी हे वरवर्णिनी हे अमलवदने हे कल्याणी आम्हा तिघांपैकी तुला हवा वाटेल त्या कोणासही तू पती म्हणून वर तुझे ज्याच्यावर अधिक प्रेम असेल त्याचा तू स्वीकार करून आणि त्या तिघांचे कोणता हेच तिला उंचे ना आपले पातिवृत्ते भंग पावणार नाही ना, ना। असाही प्रश्न तिच्याकडे निर्माण झाला ती भयभीत झाली आता तिघांपैकी कोणाला पती म्हणून स्वीकारावे याबद्दल ती चिंतन करू लागली खरोखरच देवानी चांगलीच कपट माया केली आहे आता काय करावे बरे खरच माझे भंग होत असेल तर माझा मृत्यू जवळ असे म्हणावे लागेल पती विना कोणालाही मग ते देव असले तरीही मी वरणार नाही मी पतीशी एकनिष्ठ राहीन अशा प्रकारे संभ्रम प्राप्त झाल्यावर तिने देवीचे चिंतन करावे असा विचार केला त्या ब्रुकोदरी विश्वेश्वरीचे त्या सर्वोत्कृष्ट कल्याणीत असून खिन्न होऊन तुला शरण आले आहे हे मोक्षदायीनी देवते आता तूच फक्त माझ्या पातिव्रत्याचे रक्षण करण्यास समर्थ आहेस मी तुझ्या चरणांना नम्रतेने प्रणाम करते हे कमलोद्भवे हे शंकर वल्लभे हे विष्णुप्रिये हे लक्ष्मी हे वेदमाते हे सरस्वती हे देवी तुला नमस्कार असो हे भगवती हे सर्वचराचर चराचर विश्व तूच निर्माण करतेस तूच याचे रक्षण करतेस आणि योग्य काली तूच याचा लय करतेस तूच भगवान विष्णू महेश्वर आणि ब्रह्मदेव यांची खरोखर जननी आहेस अज्ञानी जना तूच ज्ञानस्पर्श करून ज्ञानी करतेस आणि सुक्ष प्राप्त करून आद्य प्रकृती तूच आहेस म्हणून तुझे दर्शन प्रिय असते निर्मल अंतकरणाच्या सर्व प्राण्यांना तूच भुक्ती मुक्ती देतेस तूच अज्ञानी जना दुःख आणि पीडा देतेस आणि योगी सिद्धी कीर्ती आणि जय प्राप्त करून देते मी अत्यंत संकटात असून हे देवी तुझ्या चरणावर मी नत झालेली आहे म्हणून हे भगवती माते यातील माझे पतिराज कोणते याचे मला मार्गदर्शन कर खरोखर देवांनी कपट करून मला मोहात पाडले आहे तेव्हा अशा या दुर्घट अवस्थेत मी माझ्या पतीला कसे बरे ओळखू हे सर्वसाक्षी देवते तूच माझ्या पातिव्रत्याचे रक्षण कर मला माझा पती कोणता हे सत्वर दाखो। अशा प्रकारे सुकन्याने त्या शुभफलदायी देवीचे स्मरण आणि स्तवन केले तेव्हा त्या सुख देणाऱ्या देवीने दिव्य असे ज्ञान सुकन्याच्या हृदयात निर्माण केले तेव्हा त्यातला आपला पती कोणता हे तिला अचूक आले आणि तिने आपल्या पतीचा स्वीकार केला अशा प्रकारे एका दिव्य परीक्षेत ती यशस्वी झाली हे पाहता प्रसन्न झालेले अश्विनी कुमार तिला चवन मुनीना रूप आणि विशाल नेत्र अशी पतिव्रता भार्या आणि सुरेख यवन प्राप्त झाल्याने अत्यंत आनंदित होऊन ते अश्विनी कुमारांना म्हणाले हे सूर्यश्रेष्ठ हो आपण खरोखर अनपेक्षितपणे मला हे हेऊन अत्यंत उपकृत केले आहे तुमच्या कृपा प्रसादामुळे काय बोलावे हेच मला समजत नाही ती सुंदर केशसंभाराने युक्त असलेली भार्या माझ्यासारख्या अंधवृद्धाला लाभल्यावर मी सुखा वाचून दुःखी राहूनच त्या अरण्यात वास्तव्य करीत होतो मला प्रत्येही दारुण दुःख होत असे तुम्ही मला त्या दुष्ट अवस्थेतून मुक्त करून हे उत्कृष्ट नेत्र हे दुर्लभ यवन आणि अद्वितीय असे रूप प्राप्त करून दिले आहेत त्याचे उपकार न फिटण्यासारखे असले तरी कृतज्ञता बुद्धीने मी आता बोलतो आहे ते आपण श्रवण करा हे देवपुत्रांनो आपल्या उपकारकर्त्या मित्रावर जे कृतज्ञ मनाने पुन्हा उपकार करीत नाहीत ते पुरुष धिक्कार करण्यासच योग्य होत प्रत्येक पुरुषाने उपकारकर्त्याचे ऋणी राहावे म्हणून आपली जर काही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यास मी तयार आहे आपण सांगा देवदानवांना हे दुर्लभ असे तुमचे कोणतेही मनोरथ मी पूर्ण करीन म्हणून आपली इच्छा मला कथन करा तुम्ही केलेल्या या पुण्यकारक कृत्याने मी संतुष्ट झालो आहे प्रसन्न झालेल्या मुनीचे भाषण ऐकून अश्विनी एक एकमेकात विचार विनिमय केला ते मुनिश्रेष्ठाला म्हणाले हे महामुने तो सर्वलक्षी सर्वसाक्षी असा सूर्य आमचा पिता आहे त्यामुळे आम्हाला सर्व काही मनाप्रमाणे मिळत असते पण हे मुनिवार्या देवांच्या बरोबर सोमपान करावी अशी आमची एक इच्छा राहून गेलेली आहे पूर्वी एकदा ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी इंद्राने मेरू पर्वतावर यज्ञ केला त्यावेळी ज्या पात्राने सोमपान करतात ते चमस पात्र आम्ही वैद्य असूनही घेतल्यामुळे इंद्राने आमचा निषेध केला म्हणून हे धर्माज्ञा तापसा ती आमची अपूर्ण राहिलेली इच्छा तू पूर्ण कर तुझ्यात सामर्थ्य असेल तर तेवढेच आमचे मनोरथ पूर्ण कर आमची ही दुर्लभ इच्छा जाणून तू आम्हाला सोमपानाची झालेली इच्छा सोमपान देऊन पूर्ण कर देवांसह सोमपान करण्याची आमची इच्छा तु शेवटने विश्वास वाटतो चवन म्हणाले हे देवपुत्रांनो मी वृद्ध आणि अंध असूनही तुम्ही माझा काया पालट करून मला रूपसंपन्न आणि यवनाने परिपूर्ण केले केवळ त्या योगानेच मला माझ्या या सुंदर भार्याची खरी प्राप्ती झाली म्हणून त्या इंद्राच्या रागद्वेषात न जुमानता मी तुम्हाला सोमपान करतेजस्वी शर्यती राजाच्या यज्ञात मी तुमची नंतर हे प्रिय भाषण ऐकल्यावर अश्विनी कुमार समाधानाने स्वर्गाकडे निघून गेले आणि चवन भार्गव मुनीही आपल्या सुंदर भारियेसह आश्रमात आले अध्याय पाचवा समाप्त